पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण पंधरावे सर रतन टाटा ट्रस्ट मला माझ्या देशाचा अभिमान आहे तो जाती आणि धर्मभेदापासून मुक्त असावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत जिथे प्रत्येकाला समान संधी मिळेल असे राष्ट्र आपण निर्माण करायला हवे रतन टाटा आपल्याला मिळालेली संपत्ती ही समाजाने दिलेली आहे तेव्हा तिचा मोबदला विविध चिरस्थायी आणि उपयुक्त कार्याद्वारे आपण समाजाला परत केला पाहिजे ही टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची भूमिका होती त्यामुळेच त्यांच्या हयातीत आणि नंतरही अनेक ट्रस्ट अर्थात विश्वस्त मंडळ स्थापन करून टाटा उद्योग समूहाने आपले सामाजिक धर्मार्थ कार्य सतत वाढवत ठेवले उद्योजकांनी स्वतःसाठी पैसा अवश्य कमावला पाहिजे परंतु त्याचवेळी त्यांनी देशासाठी समाजासाठी वेल्थ अर्थात संपत्ती निर्माण केली पाहिजे यावर टाटा उद्योग समूहाची प्रगाढ श्रद्धा आहे त्यामुळेच देशात अनेक पायाभीत संशोधन संस्था प्रयोगशाळा शिक्षण संस्था इस्पितळे सांस्कृतिक केंद्रे अशी वेल्थ अर्थात संपत्ती उभी राहू शकली या संस्था हे ट्रस्ट आपल्या कार्याद्वारे देशाची समाजाची जी सेवा करीत आहे ती खरोखरच अतुलनीय आहे प्रत्येक उद्योग समूहाला त्याच्या सामाजिक जबाबदारीचे भार असतेच असे नाही उलट आपल्या उद्योग समूहाच्या काठ्यांमुळे एवढा रोजगार तयार झाला आपण विविध कर जकात या स्वरुपात देशाच्या तिजोरीत दरवर्षी भर घातली हेच आपले सामाजिक कार्य आहे असे अनेक प्रख्यात उद्योग समूहाचे प्रमुख बोलताना आढळतात ते एका मर्यादित अर्थाने मान्य होते पण काही जणांना नोकऱ्या देणे विक्रीकर जकात व अन्य करांच्या रूपाने काही महसूल सरकारात जमा करणे एवढ्या मर्यादित अर्थापुरती सामाजिक जबाबदारीची संकल्पना सीमित नाही हे सगळे जगणे केले पाहिजेच शिवाय त्याच्या पलीकडे जाऊन आपण समाजासाठी काहीतरी विधायक भरीव आणि उपयुक्त कार्य उभे करणे हे अधिक महत्वाचे आहे टाटा उद्योगसमूह ज्याप्रमाणे मिठापासून विमानापर्यंत सर्व उत्पादन क्षेत्रात आहे उद्योगधंद्यात आहे त्याचप्रमाणे त्यांचे सामाजिक कार्यही अनेक क्षेत्रात पसरलेले आहे त्यापैकी सर रतन टाटा ट्रस्ट विषयी स्वतंत्रपणे मजकूर आलेलाच आहे त्याशिवायही अन्य अनेक ट्रस्ट टाटा उद्योग समूहाने तयार केले त्याद्वारे शालेय शिक्षण ग्रामविकास संस्कृती संवर्धन पायाभूत संशोधन अणुसंशोधन सामाजिक संशोधन अशा विविध क्षेत्रात कार्य चालू ठेवलेले आहे यासंदर्भात टाटा उद्योग समूहाची देशातील अन्य कोणताही उद्योग समूह बरोबरी करू शकणार नाही इतके हे कार्य मोठे आहे उपयुक्त आहे दूरदृष्टीचे आहे त्यासाठी तशी दृष्टी असणारे कार्यकर्ते टाटा उद्योग समूहाने हेरले सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक हेरले आणि त्यांच्यामागे आवश्यक ते वित्तीय बळ उभे केले त्यापैकीच काही निवडक ट्रस्टची यादी अशी सरदुराबजी टाटा ट्रस्ट जमशेदजी टाटा ट्रस्ट जेएण्ड एं टाटा एनडोव्हमेंट जेआरडी अँड थिल्मा टाटा ट्रस्ट जेआरडी टाटा ट्रस्ट लेडी मेहरबाई ट्रस्ट लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट एम के टाटा ट्रस्ट आरडी टाटा ट्रस्ट टाटा सोशल वेलफेअर ट्रस्ट इत्यादी ट्रस्टमार्फत जी कार्य चालू आहे त्यांची यादी खूप मोठी भरेल त्यापैकी काही महत्वाच्या संस्था कार्य यांचा उल्लेख येथे देतो आगाखान रुरल सपोर्ट प्रोग्राम अहमदाबाद दि धान मदुराई नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च एनसीईआरई नवी दिल्ली टाटा इंडियन वॉटर रिसर्च प्रोग्राम आनंद एन सद्गुरू वॉटर डेव्हलपमेंट फाऊंडेशन दोहात गुजरात Center for Environment Education Andhra Pradesh Eklapya Bhopal Rishi Valley Rural Education Center Madanpally Andhra Pradesh Center for Education Management and Development New Delhi Action Research and Training for Health Earth Udaipur Rajasthan Medical Research Foundation Shankar Netralay Chennai Pragnya Himachal Pradesh The Asiatic Society of Mumbai Ustad Alauddin Khan Sangeet Academy Bhopal Kalashe Wandot Trust Nagarcoil Academy for Arts Research Training and Innovation तिरुअनंतपूरम नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स मुंबई फाऊडेशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स हैदराबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलूर चाईल्ड रिलीफ अँड यू सीआरवाय मुंबई नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाड इकॉनॉमिक रिसर्च एनसीएआरई नवी दिल्ली चिल्ड्रन बुक ट्रस्ट नवी दिल्ली इत्यादी याखेरीज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टीआयएफआर टाटा इंस्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अशा अनेक संस्था टाटा उद्योग समूहाच्या देणग्यातून वित्त सहाय्यातून उभ्या आलेल्या आह सामाजिक ऋण फेडण्याचा टाटा उद्योग समूहाचा हा प्रयत्न खरोखर अजोड म्हटला पाहिजे देश किंवा समाजाला समृद्ध करायचे म्हणजे केवळ त्याची अर्थप्राप्ती वाढवायची असा मर्यादित अर्थ टाटा ता उद्योगसमूह कधीच ग्राह्यधीत नाही समाजाला समृद्धी आणि सौंदर्य मिळते ते उपयुक्त आणि संशोधनपर्यंत कार्य करणाऱ्या संस्थांमुळे संघटनांमुळे त्यादृष्टीनं टाटा उद्योग समूहाने भारतीय समाजाला समृद्ध करण्यात आणि सौंदर्यशाली बनवण्यात आपल्यातर्फे कसलीही कसू ठेवलेली नाही कित्येक दशकांपासून टाट्यांनी उभ्या केलेल्या या विविध संस्थांची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे उद्दिष्टांबाबतची सुस्पष्टता कार्यपद्धतीबाबतची सुनिश्वितता आणि पारदर्शकता समर्पित वृत्तीने कार्य करणारे कार्यकर्ते संघटक यांची भक्काम फळी व्यापार कारखानदारी यात चढउतार्ले तरी अंगीकृत सामाजिक कार्यासाठी निर्धारित निधी न चुकता देण्याचा उद्योग समूहाचा शिरस्ता स्वच्छ कारभार अशा अनेक कारणांमुळे टाटांनी उभ्या कल्पांची जी वाटचाल चालू आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे आज आर्थिक औद्योगिक संदर्भात टाटांचे नाव कदाचित नंबर वन नसेल पण त्यांचे सामाजिक कार्य नंबर वनचेच आहे हे निर्विवाद सर रतन टाटा ट्रस्ट देशातील एक सर्वात जुरा आणि महत्वाचा ट्रस्ट म्हणून सर रतन टाटा ट्रस्टचा उल्लेख केला पाहिजे टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे सुपुत्र सर रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रानुसार प्रस्तुत ट्रस्टची स्थापना करण्यात आली सर रतन टाटा यांचा जन्म इसवी सन सालचा ते एकोणीशे अठरामध्ये वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी वारले अत्यंत संवेदनशील कलाप्रेमी आणि दूरदृष्टीचा असा माणूस होता गांधीजींनी एकोणीशे बाराच्या सुमारास दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांच्या अन्यायांला विरुद्ध सुरु केलेल्या असकार आंदोलनास सर रतन टाटा यांनी पाठिंबा दिला होता तेव्हा गांधीजी अजून महात्मा गांधी झालेले नव्हते हो तर गांधीजी ज्यांना आपला राजकीय गुरु माने त्या गोपाळकृष्ण गोखले यांना सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी ही संघटना स्थापन करण्यासही सर रतन टाटा यांनी भरीवर्तसह्य दिले होते भारतीय उपखंडातील दारिद्र्य गरीबी यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सूचनासाठी त्यांनी सुविख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शैक्षणिक संस्थ एक स्वतंत्र अध्यास सुरू करायला लावल होत यावरुन त्यांची सामाजिक कळक दिसून येत कला आणि संस्कृतीबाबतही तिसंव्नशील जाणकार होत मुंबईतील प्रिन्स ऑफ वल्स म्युझियम उभक्त त्यांचा सिंहाचा वाटा होता टाटा हाऊस ही भव्य वास्तूही त्यांनी उभी क्लि आहा याच टाटा हाऊसमध्य आपल्या पत्नी लेडी नवाजभाई यांच्या राहत गरीबांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण कळवलं असटली पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या संपत्तीतून सुमारे एक्क्याऐंशी लक्ष रुपयांचा निधी लिहून रतन टाटा ट्रस्ट सुरु केला एकोणीशे अठरा सालच्या या रकमेचे मूल्य आज कोट्यवधी रुपयांचे आहे आपल्या मृत्यूपत्रात सर रतन टाटा यांनी लिहून ठेवलं होत माझ्या बागे जर कुणीच माझे कुटुंबीय वा नसेल तर माझी उर्वरित मालमत्ताही या ट्रस्टला दक्ष यावी या पैशातून शिक्षण औद्योगिकरण कला विज्ञान आणि मानवी जीवन सुकर करणारे उपक्रम राबवले जावेत अर्थात हे उपक्रम साचेबद्ध स्वरूपाचे नसावेत त्यात विविधता हवी कल्पकता हवी वैज्ञानिक प्रगतीचा वापर हवा जेणेकरून मनुष्य प्राण्याचे जीवन सौक्षमय होईल अनुदान आज हा ट्रस्ट कोट्यावधींची अनुदाने विविध कल्याणकारी कार्यक्रमांसाठी देतो त्याची थोडक्यात कल्पना पुढील तपशिलावरून येईल ग्रामीण समाजाच्या शिक्षण आरोग्य पाणी व भूविकास कला संस्कृती विकास यासंदर्भात अनेक कार्यक्रमांसाठी हा ट्रस्ट दरवर्षी अनुदान देतो पाणी प्रश्नाबाबत अनुदान मध्य भारतातील आदिवासींच्या स्थायी विकासासाठी अनुदान गुजरात राज्य सरकारच्या मदतीने गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील पाण्याचा प्रश्न हाताळण्यासाठी अनुदान हिमालय पर्वत श्रंखलत राहणाऱ्या विविध जाती जमातींच्या कल्याणासाठी अनुदान सातत्याने गहू आणि धान याच पिकांची शेती केल्याने पंजाबच्या जमीनचे जे नुकसान झाले आहे त्यात सुधारणा करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी अनुदान राजस्थानातील अवशन प्रवण क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनुदान असे अनेक कल्याणकारी कार्यक्रम जे अनेक प्रांतातून राबविले जातात त्यांना सर भरीव अनुदान दिली जातात राख विकास नामक कार्यक्रम जो राबविण्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या प्रख्यात शिक्षण संस्थेचा सहभाग असतो त्यांच्यामार्फत ट्रस्टन करोडो रुपयांची वित्त राजस्थानातील आणि दक्षिण भारतातील विविध कामांसाठी आणि आरोग्यविषयक उपक्रमांसाठी दिलि आह ग्रामीण भागात बचत गटांची पतसंस्थांची सवय वाढावी यासाठी ट्रस्ट कार्य करीत असतो शिक्षण हा तर ट्रस्टचा आवडीचा जिवळ्याचा विषय आहासाठी ही दरवर्षी करोडो रुपयांचा निधी ट्रस्ट देतो शैक्षणिक संस्था उभारणी शिक्षणविषयक संशोधन प्रकल्प इत्यादींसाठीही पैसे दिले जातात सन 2005 हजार पाच सहामध्ये ट्रस्टने केवळ शैक्षणिक करासाठी दिलेली रक्कम सुमारे 8 कोटी रुपयांच्या घरात आहे शिक्षणाप्रमाणेच आरोग्य हाही विषय ट्रस्टच्या जिवाळ्याचा आहे त्यातही अधिक भर ग्रामीण आरोग्यावर असतो आरोग्या आरोग्य शिक्षण मानसिक आरोग्य आरोग्याबाबतच्या सुरक्षा उपायांची जागरुकता अशा विविध संदर्भात ट्रस्ट कार्यरत आहे त्याअंतर्गत गतवर्षी सुमारे अडीच कोटींचा निधी ट्रस्टने दिला शिक्षण आरोग्य ग्रामीण दारिद्र निर्मूलन जलवभूमी विकास इत्यादी कामांमुळे थेट ग्रामीण भागास ट्रस्टच्या कार्याचा लाभ होतो कलासंस्कृती विकास यासाठीही ट्रस्ट भरीव कार्य असतो त्यासाठी कला व्यवस्थापन कलेचे अतिप्रगत शिक्षण आणि कलेचा उपयोग अशा अंगांनी ट्रस्ट विचार करते याअंतर्गत रंगभूमीचे पुनरुज्जीवन यासाठी इंडियन फाऊंडेशन फॉर आर्ट्स पृथ्वी थिएटर्स यासारख्या संस्थांना सहभागी करून ट्रस्ट कार्य करते कला विषयांच्या प्रगत ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ जामिया मिलिया विद्यापीठ सेंटर फॉर एन्व्हायरमेंट अहमदाबाद स्कूल ऑफ इंटीरियर या यासारख्या शिक्षण संस्था संशोधन संस्था यांना ट्रस्ट निधी देतो त्यासाठी गतवर्षी ट्रस्टने साडेपाच कोटी रुपयांचा सा निधी वितरित केला आहे युवा कल्याण आणि मानव विकास यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी ट्रस्टने वितरित केला आहे याशिवाय अनेक समाजोपयोगी कार्यात गुंतलेल्या स्वयंसेवी संस्था इत्यादींनाही ट्रस्ट मदत करतो देशातील वैद्यकीय सेवा सुधारावी आणि इस्फी सुधार सुधारांमध्ये भर पडावी यासाठी ट्रस्टने पंचवीस इस्पितळांना अनुदान दिली आह उच्च शिक्षणासाठी होतकरू व गुन्हे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देपक प्रमाणावर केले जाणारे एक महत्वाचे कार्य आहे पदवीपर्यंतच आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरावरच्या विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासक्रमांसाठी गुणवान विद्यार्थी संशोधनकर्ते यांना अशा शिष्यवृत्ती दिली जाते ललित कला साहित्य आर्किटेक्ट कायदा सामाजिक शास्त्र औषध निर्मिती शास्त्र शिक्षणशास्त्र व्यवस्थापनशास्त्र अभियांत्रिकी अशा अनेक विद्याशाखांसाठी या शिचवृत्ती असतात त्यासाठी देशभरातील शेकडो शैक्षणिक संस्थांशी ट्रस्टचा संबंध येतो त्याचप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण वा डॉक्टरेटसाठीची हे संशोधन वा एखाद्या महत्वपूर्ण सेमिनार वा कॉन्फरन्ससाठी संशोधन पत्रिका सादर करणे यासाठी जर मोठा प्रवास खर्चा येणार असेल तर त्यासाठी वेगळी ट्रॅव्हल ग्रँड अर्थात प्रवास शिचवृत्तीही ट्रस्ट देते अशा प्रकारे सर रतन टाटा ट्रस्ट दरसाल शक्डो कोटी रुपये अशा विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कला संस्कृती संवर्धन विषयक संशोधन विषयक व अन्य उपयुक्त व विकास कामांवर अनुदानी शिष्यवृत्ती या रुपात देत असत टाटा स्टील शताब्दी अलीकडेच स रतन ट्रस्ट आणि टाटा स्टील कंपनी यांनी एका महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग स्वाक्षरी कलिप्रिल दोन हजार सात मध्ये ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे सचिव आणि मुख्य लेखापाल अधिकारी एसडीमालेसरा और टाटा स्टील च उपव्यवस्थापकीय संचालक श्री ए एन सीघाजस्य करा सया कि आ कर पांच वर्षा आर्ष टाटा स्टील ची शताब्दी वर्ष आताब्दी कंपनी मोटा आगेवेग्र प्रकार साजरी कर टाटा स्टील सेंटररी प्रोजेक्ट टीएससीपीअसे ज प्रकपा अंतर्गत शंभर कोटी रूपयानी समाज कल्याण योजना राबी जा रहा हैद्वारे 40,000 हजार गरीब आदिवासींचे जीवनमान उंचावले जाईल असे कार्यक्रम लावले जातील त्यासाठी ओडिसा झारखंड आणि छत्तीसगड राज्यातील चारशे आदिवासी बहुल गावांची निवड करण्यात आलिया गावातून टाटा ता स्टील आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान आदिवासींचे जीवनमान उंचावणारे कार्यक्रम लावले जातील अशा प्रकारे उपक्रम यापूर्वी ट्रस्ट अनेक ठिकाणी यशस्वीपीठी राबलि आह सामाजिक कार्याचा ट्रस्टचा अनुभवी दांडगा आह त्याचा ट्रस्ट टीएससीपी या प्रकल्पात दर रतन टाटा ट्रस्टच्या सामाजिक सांस्कृतिक सेवा कार्याची ही केवळ एक छोटीशी झलक आह हा ट्रस्ट गेली सुमारे नव्वद कार्य कार्यकर्तो आह कामाची एक सुनिश्चित पद्धती नियंत्रण व सुनिश्चित पद्धती आणि सामाजिक कार्याची आवड व कळकळ असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी यामुळ ट्रस्ट नव्वद वर्ष सतत अग्रभागी राहत आला आहा सर रतन टाटा ट्रस्टचा कामाचा लाभ देशातील लक्षावधी गोळगरिबांना गरजूंना अडल्या अद्लान नाडल्याना मिळत असतो टाटा उद्योग समूहाचे सुमारे 60 वर्षे अध्यक्ष राहिलेल्या जीआरडी टाटांचा अशा चॅरिटी आणि फिलॅनथ्रॉपी कार्यास नेहमीच पाठिंबा असे त्यामुळे व्यापार धंदा कारखानदारी यामध्ये कितीही चळवता नफा हो की नुकसान टाटा उद्योग समूहाच्या सामाजिक कार्यात कुठे खंडन असतो त्यापैकीच फार मोठे कार्य सर रतन टाटा ट्रस्टफे कलि जाते अधिक माहिती विविध नमुन्यातील अर्ज मार्गदर्शन यासाठी ट्रस्टचा पत्ता असा आह श्री सचिव सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाऊस चौवीस होमी मोदी स्ट्रीट मुंबई चार शून्य भारत फोन नंबर 022 बावीस सासष्ट फैक्स 022 बावीस सासष्ट पास ऐसी ई मेल एसआरटीटी वेबसाइट डब्ल्यू